तिसरा स्कतीसरा अध्यायचौदा द्विती गर्भधारणा श्रीशुक उवाच निशम्यकौशारविणपवर्णिता हरे कथा कारणसूकरात्मन पुनः्रछतमुमुद्यताजलिर्न चो विदुरोधृतव्रत ओम नमो नारायणाय श्री शुकदेव म्हणाले राजन विशिष्ट हेतूने वराह बनलेल्या हरींची मैत्रेयांच्या तोंडून कथा ऐकूनही भक्तीचे व्रत धारण केलेल्या विदुरांची पूर्ण तृप्ती झाली नाही म्हणून त्याने हात जोडून पुन्हा विचारले विदुर म्हणाला मुनिवर आम्ही आपल्याकडून ऐकले की आदिदैत्य हिरण्याक्षाला भगवान यज्ञमूर्तींनीच मारले ब्रह्मन ज्यावेळी भगवान सहजपणे पृथ्वीला आपल्या धाडेवर ठेवून वर, वर काढीत होते त्यावेळी त्यांचे आणि दैत्यराज हिरण्याक्षाचे युद्ध कशासाठी झाले मैत्री म्हणाले विदुरा तुझा प्रश्न मोठा सुंदर आहे कारण तू श्रीहरीच्या अवतार कथांसंबंधित विचारित आहेस या कथा मनुष्यांचे मृत्यूपाश तोडणारे आहेत पहाना उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा लहानपणीच श्री नारदाने सांगितलेल्या हरिकथेच्या प्रभावाने मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंतांच्या परमपदावर आढळ झाला देवानी प्रश्न विचारल्यावरून श्री ब्रेवाने त्यांना हाच इतिहास सांगितलेला मी ऐकला आहे विदुरा एकदा दक्षाची मुलगी दीती हिने पृत्रप्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिने सांजेच्या वेळी आपले पती मरीची नंदन कश्यपाच्या सहवासाची कामना केली त्यावेळी कश्यप अग्नि हीच जिव्हा असलेल्या भगवान यज्ञपतींना पायसाच्या आहुती देऊन सूर्यास्ताचे वेळी अग्निशाळेत ध्यानस्थ बसले होते दीती म्हणाली अहो विद्वन उन्मक्त झालेला हत्ती जसा केळीचे झाड चुरगळून टाकतो त्याप्रमाणे हा धनुर्धर कामदेव अभला असलेल्या मला जबरदस्तीने तुमच्यासाठी वेचैनी करीत आहे आपल्या पुत्रवती सौतीचे सुख पाहून मी ईर्षेने जळत आहे म्हणून आपण माझ्यावर कृपा करा आपले कल्याण असो ज्यांच्या गर्भातून आपल्यासारख्या पतीपुत्र रूपाने जन्म घेतो त्याच स्त्रिया आपल्या पतीपासून पती सन्मानित समजल्या जातात त्यांचे सुयश जगात सगळीकडे पसरते आमचे वडील प्रजापती दक्ष यांचे आपल्या मुलींवर अतिशय प्रेम होते एकदा त्यांनी आम्हा सर्वांना स्वतंत्रपणे बोलावून विचारले आपला पती कोण असावा असे तुम्हास वाटते ते आपल्या मुलींची काळजी घेणारे होते म्हणून आमच्या भावनात जाणून त्यांनी आमच्यापैकी तेरा कन्यांचा गुण आणि स्वभावाला अनुरूप अशा आपल्याशी विवाह लावून दिला म्हणून हे मंगल मंगलमूर्ती हे कमलनेन आपण माझी इच्छा पूर्ण करावी कारण हे महत्तम दीनजनांचे आपल्यासारख्या महापुरुषांकडे जाणे निष्फळ होत नाही विदुरा कामाचा अतिवेगाने कामेगा अत्यंत वेतन धाली होती कश्यपान प्रार्थना के लिए समझावीत मधुरवाणी ने मे अधर प्रिय तुझा इच्छेनुसार मी आता तुझा मनासारखे अवश्य करीन जिचा धर्म अर्थ और काम यमना को ज्याप्रमाणे माणूस जहाजाने महासागर पार करतो त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी दुसऱ्या आश्रमाला आश्रय देत आपल्या आश्रमद्वारा स्वतःही दुःख समुद्रातून पार होतो हे माननी त्रिविध पुरुषार्थांची इच्छा असणाऱ्या पुरुषांची स्त्री ही अर्धे अंग समजली जाते तिच्यावर आपल्या ग्रहस्थाश्रमाचा भार टाकून पुरुष निश्चिंत असतो इंद्रिय रूप शत्रुना जिंकने अन्न आश्रमवासिया अत्यंत कठिन है परंतु ज्याप्रमा किदार लुटारूं सहज आप कर घोप्रमा आम्मी जिश्रिया इंद्रिरूप शत्रु सहज जिंकन घतो हे गृहस्वामी तुझा सारख्या पत्नी उपकार कि गुणग्राही पुरुष या जन्मात कि बना जन्मांतरत करू शकत नहीं तरी सु तुझी संतान प्राप्तीची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन पण तू एक मुहूर्तबर थांब त्यामुळे लोक माझी निंदा करणार नाहीत ही अत्यंत भयंकर वेळ राक्षसादी भयंकर प्राण्यांची आहे आणि दिसण्यातही भयानक आहे यावेळी भगवान भूतनाथांचे भूत प्रेत इत्यादी गण फिरत असतात हे साध्वी या तिन्ही सांधेच्या वेळी भूतभावन भूतपती भगवान शंकर भूत प्रेत इत्यादी आपल्या गणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून फिरत असतात स्मशानभूमीतून उडालेल्या वावटळीच्या धुळीने धुसर झालेल्या ज्यांच्या जटा दैदिप्यमान दिसत आहेत आणि ज्यांनी सुवर्णकांतिमय गोऱ्या शरीराला भस्म लावले आहे ते तुझे दीर महादेव आपल्या सूर्य चंद्र आणि अग्निरूप अशा तिन्ही डोळ्यांनी सर्वांना पाहत आहेत या जगात त्यांना कोणी आपला किंवा परका नाही कोणी विशेष आदरणीय आहे किंवा कोणी निंदनीय आहे असेही नाही आम्ही तर अनेक व्रतांचे पालन करून त्यांच्या माईला जवळ करू इच्छितो की जिचा उपभोग घेऊन तिला त्यांनी दूर लोटले आहे विवेकी पुरुष अविद्येचे आवरण दूर करण्याच्या इच्छेने त्यांच्या निर्मल चरित्राचे गायन करतात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय त्यांच्या बरोबरीचाही को, बरो कोणी नाही आणि फक्त सत्पुरुषच त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात एवढे सगळे असूनही ते स्वतः पिशाच्या सारखे आचरण करतात माणसाचे शरीर हे कुत्र्याचे खाद्य आहे जो अविवेकी पुरुष त्याला आत्मा मानून वस्त्र अलंकार माळा चंदन इत्यादींनी सजवतो तो अभागीच आत्माराम भगवान शंकरांच्या आचरणाला त्याचा हेतू न कळल्यामुळे हसतो ब्रम्हदेवादी लोकपाल सुद्धा त्यांनी घालून दिलेल्या धर्म मर्यादेचे पालन करतात तेच या विश्वाचे अधिष्ठान आहेत आणि ही माया सुद्धा त्यांच्याच आज्ञेचे पालन करते असे असूनही ते पिशाच्या आचरण करतात अहो त्या जगत प्रभूची ही अद्भुतवीला काही समजत नाही मैत्रे म्हणाले पतीने अशा प्रकारे समजवल्यानंतरही कामातुर झालेल्या दितीने वेश्येप्रमाणे निर्लज्ज होऊन ब्रम्हर्षी कश्यपाच्या वस्त्राला हात घातला अशा निंद्य कर्मासाठी आपल्या पत्नीचा हट्ट पाहून कश्यपाने दैवाला नमस्कार केला आणि एकांतात तिच्याशी समागम केला नंतर त्यांनी स्नान करून प्राणायाम केला आणि मौन धारण करून विशुद्ध सनातन तेजाचे ध्यान करीत ते गायत्री जप करू लागले विदुरा दितीला सुद्धा त्या निंद कर्माविषयी लाज वाटू लागली आणि ब्रम्हर्षींच्या जवळ जाऊन खालीमान घालून ती म्हणाली दीती म्हणाली ब्रम्हन भगवन रुद्र भूतांचे स्वामी आहेत मी त्यांचा अपराध केला आहे परंतु हे भूतश्रेष्ठ माझा हा गर्भ नष्ट न करोत भगवत पांछा उग्र आणि रुद्र रूप अशा महादेवाला मी नमस्कार करते ते सत्पुरुषांचे कल्याण करणारे आणि त्यांना दंड न देणारे आहेत परंतु दुष्टांना मात्र रागाने दंड देणारे आहे आम्हा स्त्रियांवर तर शिकारी लोकसुद्धा दया दाखवितात मग ते सतीपती तर माझे मेहुणे आणि परमकृपाळ आहे ते माझ्यावर प्रसन्न होत मैत्रिणी म्हणाले सायंकालीन संध्यावंदन आदी झाल्यावर प्रजापती कश्यपाने पाहिले की दीती थरथर कापत आहे आणि आपल्या संतानांच्या लौकिक पारलौकिक उन्नतीसाठी प्रार्थना करीत आहेत तेव्हा ते तिला म्हणाले कश्यप म्हणाले काम वासने तुझे चित्त मलीन झाले होते ती वेळही शुभन होती, तू माझे म्हणणे ऐकले नाहीस तसेच देवांची सुद्धा अवहेलना केलीस हे अमंगल स्त्रिये तुला दोन अमंगळ आणि पुत्र उत्पन्न होतील ते वारंवार संपूर्ण लोक आणि लोकपालांना आपल्या अत्याचारांनी रडवतील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 आणि इंद्राने ज्याप्रमाणे पर्वतांना शासन केले त्याप्रमाणे ते त्यांचा वध करतील म्हणाली प्रभो माझे सुद्धा अशीच इच्छा आहे की जर माझ्या पुत्रांचा वध होणार असेल तर तो साक्षात भगवान चक्रपाणी यांच्या हातूनच होऊ क्रुद्ध ब्राह्मणांच्या शापामुळे होऊ नये जो जीव ब्राह्मणांच्या शापाने दग्ध झालेला किंवा प्राण्यांना भय उत्पन्न करणार असतो तो कोण कोणत्याही योनीत गेला तरी त्याच्यावर पापी असणारे जीव सुद्धा दया दाखवित नाहीत कश्यप म्हणाले देवी तू आपल्या कर्माबद्दल शोक आणि पश्चात तुला योग्य काय व अयोग्य काय याचा बोधही तत्काळ झाला आणि भगवान विष्णू शंकर आणि माझ्याबद्दल तुला फार आदर आहे म्हणून तुझ्या एका पुत्राच्या चार पुत्रापैकी एक असा होईल की सत्पुरुष सुद्धा ज्याचा सन्मान करतील आणि ज्याचे पवित्र यश भगवतजन भगवंतांच्या गुणासह हो गातील ज्याप्रमाणे अशुद्ध तापून शुद्ध केले जाते त्याप्रमाणे साधूजन त्याच्या स्वभावाचे अनुकरण करण्यासाठी निर्वैरता इत्यादी उपायांनी आपल्या अंतकरण शुद्ध करतील ज्यांच्या कृपेमुळे त्यांचेच स्वरूपभूत असणारे हे जग आनंदित होते ते स्वयंप्रकाश भगवान सुद्धा त्याच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होतील <coughs> तो मुलगा मोठा भक्त, प्रभावशाली आणि महान पुरुषांनाही पूजक होईल तसेच वाढलेल्या भक्तिभावाने विशुद्ध आणि भावविभोर झालेल्या अंत्यक्रणात श्रीभगवंतांची स्थापना करून ते देहाभिमानाचा त्याग करतील तो विषयात अनासक्त शीलवान गुणांचे भांडार तसेच दुसऱ्यांच्या समृद्धीत सुख आणि दुःखात दुःख मानणारा होईल त्याला कोणी शत्रू असणार नाही चंद्र जसा ग्रीष्म ऋतू होणारा उष्ण नाहीसा करतो त्याप्रमाणे तो जगाचे दुःख दूर करणार होईल जो या विश्वाच्या आत आणि बाहेर व्यापून आहे आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार जो रूप प्रकट करतो लक्ष्मीरूप लावण्यमूर्ती स्त्रीचीही शोभा वाढवतो तसेच ज्याचे मुखकमल झगमगणाऱ्या कुंडलांनी सुशोभित झाले आहे त्या परमपवित्र कमलने श्रीहरीचे तुझा नातवाला प्रत्यक्ष दर्शन होईल <coughs> मैत्रेय म्हणाले विदुरा दितीने जेवा असे ऐकले की माझा नातू भगवंतांचा भक्त होईल तेव्हा तिला मोठा आनंद झाला तसेच आपले मुलगे प्रत्यक्ष श्रीहरीच्या हातून मारले जातील हे ऐकून सुद्धा ती अधिकच प्रसन्न झाली मैत्रेय उवाच श्रुवा भागवत पौत्र ममो पुत्रोश्चं कृष्ण दिदिवात्सीमतीभागवते महापुराणे पारमंस्यां संहिताया तृतीयस्कंधे दिदतिकश्यपंवा चर्दोध्यापणमस्त